योगी बनो ज्ञान बनो योगी दिव काम क्रोध मद लोभ आज है सब मोहार योग लगा करप मिटाले स्वर्ग सजा ले आज काम क्रोध मदलोभ नमस्कार मित्रांनो मी बोलत आहे चंदना रेडिओ शिवनेरीवरून आजच्या या धकाधकी जीवनामध्ये मनुष्य स्वतःला विसरलेला आहे आणि सुख शांती आणि आनंदाच्या मागे पडत आहे त्याला सुख शांती आणि आनंद प्राप्त करण्यासाठी रोज शिवाच्या मंदिरामध्ये जातो आणि प्रार्थना करत असतो आणि हात जोडत असतो की माझ्या जीवनामध्ये सुख शांती आणि आनंद येवो पण ते सुख आणि शांती आनंद मिळवण्यासाठी त्याला सगळ्यात पहिले भगवंताचा आणि स्वतःचा परिचय ऐकणं खूप जरुरी आहे तर त्याच्यासाठी त्याला आध्यात्मिक साप्ताहिक कोर्स ऐकणं खूप जरुरी आहे आणि हा आध्यात्मिक साप्ताहिक कोर्स जेव्हा तो हा जीवनामध्ये ऐकेल तर नक्कीच त्याच्या जीवनामध्ये सुख शांती येईल तर मग ऐकला तर मग सगळ्यात पहिले आपण मी कोण आहे तर साऱ्या दिवसामध्ये आपण आपला स्वतःचा परिचय तो देत असतो कि मी स्त्री आहे पुरुष आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे हे आपल्या शरीराचा परिचय तर झाला पण डोळ्यांद्वारे बघणारी कानांद्वारे ऐकणारी मुखाद्वारे बोलणारे आणि शरीरातील प्रत्येक कर्मेंद्रद्वारे कर्म करणारी कोणती तरी शक्ती तर या शक्तीद्वारे आपण सर्व काही करू शकतो तर तिला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटले जाते जोपर्यंत जो ती शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपण बघू शकतो ऐकू शकतो बोलू शकतो आणि शरीराद्वारे प्रत्येक कर्मेंद्र द्वारा कर्म करू शकतो पण आत्मा अगर शरीरात निघून राहिली शरीर हे एक मुड्यासारखे होते आणि शेवटी त्याला जाळावेच लागते म्हटले जाते शरीराला जाळले तरी ते जळले जाते कापले तरी ते कापले जाते आणि पाण्यात भिजवले तरी ते भिजले जाते शरीर हे विनाश आहे परंतु आत्मा एक अमर अविनाशी आहे तिला जाळले तरी ते जळत नाही पाण्यात भिजवले तरी ती भिजत नाही आणि कापली तरी ती कापली जात नाही जसे सांगितले जाते कि शरीर हे पाच तत्वांनी जन पाच तत्वांनी बनलेले आहे आप ते जल वायू आणि अग्नि तसेच आत्माच्याही तीन शक्ती आहेत मन बुद्धी संस्कार तर सांगितले जाते सगळ्यात पहिले आपण मन बघू मनामध्ये तीन प्रकारचे विचार जातात एक साधारण विचार चांगले विचार आणि वाईट विचार आपण रोजच्या जेवणात साधारण विचार करत असतो पण कधी नकाळी चांगला विचार करतो तो आपल्याबरोबर चांगलेच होते तसेच आपण जेव्हा चांगला विचार करतो त्याच्यामाग हे वाईटही विचार करतो की माझ कसं होईल काय होईल कस होणार मी करू शकेल या नाही करू शकेल तर या वाईट विचारांमुळे त्याच मन कमजोर बनतो आणि या कमजोर मनामुळे त्याच्या जीवनामध्ये तणाव टेन्शन आणि दुःख वाढत असते जसे सांगितले जाते की मन हे एक चंचल आहे जसं एक घोडा आहे घोडा एक चंचल असतो जोपर्यंत त्याची दोरी हातामध्ये आहे तोपर्यंत तो, परेंत तो, परेंत तो थामू शो दोरी एक अगर सोडली तो तो अपने हाथ में कभी नहीं तन मन है मना चाहिए विचार देना तो कंट्रोल मध्य अगर वाइट विचार देना जस एक उदाहरण संगते तुम्हें विचार कर आज कुछ तरी विदेश फिराया जाए तुम्हें फिर विचार करोपर्यत तुम मन मग विदेशात जाऊन फिरू आणि तुम्ही तिथंच विचार करत बसणार जस सांगितलं जात की एकदा एका राजाजवळ एक घोडा होता आणि घोडा खूप चंचल होता आता राजा जोड रोज जायचा पण तो घोडा इतका चंचल होता की राजाला सुद्धा आपल्या जवळ येऊ द्यायचा नाही राजा खूप परेशान झाला दुःखी झाला त्याने सभामध्ये प्रचार केला की जो घोड्याला कंट्रोलमध्ये आणेल त्याला मी आध राज्य देईन आता सभा भरली खूप मोठे मोठे महाबली राजे महाराजे आले सभा सुरू झाली प्रत्येक राजे महाराजे महाबली राजे त्या घोड्याकडे जाऊ लागले त्याला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयास करू लागले पण कोणीही राजा त्याला कंट्रोलमध्ये आणू शकत नव्हते त्या सभामध्ये एक साधारण मनुष्य होता त्या साधारण मनुष्याने सगळं दृश्य पाहिलं आणि राजाला जाऊन सांगितले की राजा तुम्ही मला एक सवलत द्या मी या घोड्याला कंट्रोलमध्ये आणू शके राजा पहिले त्या मनुष्याकडे पाहतो राजा विचार करतो हा साधारण आहे राजे महाराजे महाबाई राजे येऊन गेले पण घोडा कंट्रोल मध्ये आला ते याच्याकडून ये कुठे येणार आहे पण चला तरी आपण एकला सवलत देऊ तर राजाने त्याला एक सवलत दिली तर तो साधारण मनुष्य घोड्याजवळ गेला त्याला संपूर्ण निरखून पाहिले राजा तो साधारण मनुष्य त्याने पाहिलं की घोडा खूप थकलेला आहे किंवा सगळ्यांशी लढत लढत तो थकून गेलेला होता म्हणून सगळ्यात पहिले तो त्याला पाणी प्यायला देतो नंतर चारा खाऊ घालतो चारा खाऊ गेल्यानंतर थोडा वेळाने घोडा शांत होतो थो। थोड्या वेळाने तो मनुष्य मुखापासून ते पाठीपर्यंत त्याला प्रेमाने हात फिरवतो आणि हात फिरवता फिरवता घोड्यावर जाऊन बसतो आणि संपूर्ण राज्याचे चंकर लावून येतो बघा आज एक प्राणी सुधा अगर त्याला प्रेमा प्रेमाने हाथ फिर तो अपना सा हो तो, तो मन है मना जस बाल्टी मध्य घाण पानी भर ले घर को मै का ही खूब कमजोर आहोत तो बादली फेकू श मग काय करा खाली ठेवा नळा पाणी सुरू करा तर घाण पाणी आपल्या बाहेर पडेल आणि चांगले पाणी बाल्टी बाल्टीमध्ये येईल तसंच आपलं मन आहे मनाला मना जर तुम्ही रोज चांगले विचार देत जाणार त मनातले वाईट विचारही आडूडू निघायला सुरुवात होईल आणि आपले मन एकदम चांगले होईल आपल्या मनातही चांगले विचार यायला सुरुवात होईल आणि आपल्या मनाची एकाग्रता वाढेल मन चंगा तो तन अच्छा म्हणजे मन मनाला जर तुम्ही विचार देणार मन सदृढ आहे निरोगी आहे तर शरीरही तुमच निरोगी राहणार आहे म्हणून सगळ्यात पहिले मनाला चांगले विचार द्या तर चला मित्रांनो तो, तो पुढच्या भागामध्ये आपण बघू आत्मा कूे रहते तिच रह स्थान कुठे कुछ भाग बी बनो जाने बनो योगी जीवन हजारा योगी बनो जाने बनो योगी जीवन हजारा काम क्रोध मद लोभ मोहश आज है सब मोहता योग लगा पाप मिटा ले स्वर्ग सजा लो काम क्रोध मद लोभ मोहश आज है सब मोहता योग लगा करप मिटाले स्वर्ग सजा ल तू